पुस्तक बदलत विश्व 2020, हजार वीस लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील गोष्ट दुसरी शाळा भरली घरातच मुग्दा चल उठलवकर शाळेत जायचं नाही का तुला बघ रिक्षा आला तरी तुझं आवरलेलं नसतं चल बाळा उठलवकर शहाणी आहेस तू चल साडेसहा वाजले झोपू दे ना गाई मला झोप आलीये बळे बळेच रियाने उठवले रोजचा हास कार्यक्रम एक दीड तास मुग्धाला मागे लागून कसे बसे तिला शाळेत पाठवावे लागे तिची अंगो, कपडे घालणे बॅग भरणं त्या डबा टाकणं अनरिक्षात बसवलं की मग हुश्य करीत रिया घरातील कामाला सुरुवात करी मग सुधीरचा नाश्ता व डबा करून दिला की तिला थोडा वेळ मिळे परंतु एक वाजता मुग्ध शाळेतून आल्यावर पुन्हा तेच तिचं शाळेत जाण्याचं खूळ मात्र आज वेगळाच दिवस होता मुग्धा नाचतच घरी आली तिला एवढा आनंद झाला होता की धापा टाकत घरात येताच आई आज बाईनी सांगितलं शाळेला आता कायमची सुट्टी आहे आमची परीक्षा पण होणार नाही ना ना ना ना, किती मज्जाना आई तसंही मला शाळेत खूप बोर व्हायचं रियाला हे ऐकून जरा बरंही वाटलं आणि त्याला कारण तसंच होतं कोरोनाचा संसर्ग शाळेत कुणालाही होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात येणार होते आणि आज मुग्दाने ही बातमी नाचत येऊन सांगितली होती कंपनीतून सुधीर घरी आला आणि त्यानेही वर्क फ्रॉम होमची बातमी रियाला सांगितली मग काय मुग्दा म्हणाली मज्जाच येणार मग तर बाबाई घरी आपण तिघे मिळून खूप गम्मत जम्मत करू सुधीर म्हणाला हो पण मला घरी काम करायचं आहे मुग्दा हो बाबा पण आमच्यासोबत तर तुम्ही असणार ना असं म्हणून आईला काय आणि किती सांगू असं तिला होऊन गेलं मुग्दा नऊ दहा वर्षाची पण शाळेची आवड तिला इतर मुलांसारखी कधी वाटतच नव्हती आणि म्हणून सुट्टी म्हणजे तिला मजा वाटत होती रात्री झोपताना रिया सुदीरला म्हणाली बघितलं आपली मुग्दा किती खुश होती इतर मुलांना आता शाळा नाही म्हटल्यावर अभ्यास बुडणार परीक्षा कशी होणार याचं टेन्शन आणि मुग्धाचं मात्र निराळच आहे मी तुम्हाला याबाबतीत अनेकदा बोललीही होते की मुग्धाला शाळा अशी शार आवडतच नाही तिला तिच्या मनाप्रमाणे करायला मिळालं किती खुश असते सुधीर म्हणाला बरोबर आहे तुझं आपण एक काम करूया आता निदान तीन महिने तरी लॉकडाऊन संपत नाही आपण दोघं मिळून तिला शिकवण्याचा एक आराखडा तयार करूया उद्या तू तिला काय काय करायला आवडते ते, ते विचारून एक यादी तयार कर कोणते विषय कसे शिकवता येईल याचा जरा विचार करून ठेव हो। रियालाही सुधीर आपल्या मनातलं बोललं म्हटल्यावर तीही खुश झाली मी अगदी उद्या सुरुवात करते बघ असं म्हणत दोघे झोपी गेले सकाळी मुग्धा उठली आज तिला कोणी उठवलं नाही म्हणून खुश होती बघ आई मी उठले पण आज ती कटकट नाही शाळेत जायची मस्त धमाल करणार आहे मी रिया म्हणाली हो पण मुग्धा अभ्यास बुडणार म्हणून तो करावा लागेल की नाही हो ग आई पण मी धडे वहीत नाही लिहिणार तीन तीनदा बाई धडे वईत लिहायला सांगतात मला नाही आवडत रियाच्या ध्यानात आले की नुसती खडे गाशी हिला नको आहे बरं आपण माझं काम संपल्यावर बसू आणि कसा अभ्यास करायचा ते ठरवूया उड्या मारत मुग्दा तिच्या खोलीत बाउलीला घेऊन तिच्या डॉगीकडे गेली बघ डॉगी आजपासून मी घरी माझी बाऊली तू आणि मी मस्त खेळूया मुग्दा बावली दूर नेवीन ठेवी आणि मग डॉगी तोंडात पकडून आणून दे, असे कितीतरी वेळ ती खेळत होती डॉगी तुला तुझा खाऊ देऊ का खायला रोज एकटाच खातोस ना चल खा आज मी बसते तुझ्याजवळ ही मिटक्या मारत खात होता तेवढ्या त्रियाने मुग्दाला हाक मारली चल आपण तुझ्या आवडीचे ब्रेड सँडविचेस बनव चल मला मदत करतेस हो आई म्हणत मुग्धाने ब्रेडच्या स्लाइस वेगळ्या करून त्याला बटर लावले रियाने काकडी टोमॅटो गाजराच्या स्लाइस कापले। मुग्धाला सांगितले आता या ठेव बरं या ब्रेडच्या स्लायसेसवर असं दोघींनी सँडविचेस तयार करून डायनिंग टेबलवर ठेवले तिघांनी नाश्ता केला बाबा काय मज्जा ना मला खूप आवडतात ही सँडविचेस आणि मला आईने दाखवले पण कसे करायचे मला करताना पण खूप मजा आली रिया म्हणाली बघितलं सुधीर किती आनंदी दिसते आपली मुग्धा हो माझ्याही लक्षात आलंय असं म्हणून रियाने आवरायला घेतलं चल मुग्धा इकडे पाहू रोज बिछाण्यावर तसाच पसारा सोडून जातेस न पण आजपासून तुझ्या पांघरुणाची घडी तूच घालायचीस मग रियाने तिला पांघरुणाची घडी घालायला शिकवलं बेडशीट नीट करून कसे खोचायचे ते दाखवलं मुग्धाई उत्साहाने करत होती स्वयंपाक झाला तिघांनी जेवण केली आता ही भांडी उचलून बेसिनमध्ये ठेवायची बरं का मुग्धा हो आई मला येतात ठेवता असं म्हणत एक एक सर्व भांडी तिने नेऊन ठेवली दुपारी झोपेतून उठल्यावर मुग्धाला दुधाचा मग दे रिया म्हणाली आता उद्यापासून तूच मग मध्ये दूध ओतून घ्यायचे मुग्धाने दूध पित यस मम्मा म्हणत एक ढेकर दिला मुग्धा म्हणाली आई तू आजपासून माझी मम्मा मुझे तूच माझा अभ्यास घ्यायचा पण एक अट आहे आई नाही ममा शाळेतला सारखा नको मला अभ्यास रियालाही तिच्याकडून काढूनच घ्यायचं होतं तिच्या मनाप्रमाणे पण अभ्यास उत्तम व्हायला हवा होता येस माय बेबी म्हणत तिलाही मुग्धाने जवळ घेत तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाली का तुला शाळा नाही आवडत नाही ममा मला रटाळ वाटतं तेच ते खूपदा करायला सांगतात नवीन लवकर काही सांगतच नाही रिया म्हणाली पण तुझे सारे फ्रेंड तुला आता भेटणार नाही नाही मम्मा मी माझ्या फ्रेंडला मेसेज करत जाईन आणि व्हिडिओ चॅटिंगही करत जाऊ वा मुग्दा तुला बरच माहीत आहे की हो मम्मा मला कॉम्प्युटर शिकायला खूप आवडतं बरं सांगू अजून तुला काय काय आवडतं सांगू मम्मा मला चित्र रंगवायला गोष्टी वाचायला आणि विज्ञानातले प्रयोग करायलाही खूप आवडतात बरं मग आपण एक काम करूया तुझं एका घरातील शाळेचा नवीन टाईमटेबल बनवूया वा दमाल! पण ममा मला कधीच शाळेत नाही जायचे, मी घरीच अभ्यास करीन हो हो आधी सुरुवात तर करूया मग रियाने तिला ड्रॉईंग बुक काढायला सांगून चित्रात रंग भरायला सांगितले संध्याकाळी सुधी सुधीर त्याचे काम संपवून पुढच्या खोलीत आला मुग्धा म्हणाली बाबा आपण काहीतरी खेळ खेळूया ना तुम्ही कधीच घरी नसता खेळायला सुधीर म्हणाला चल कोणता खेळ खेळूया आंधळी कोशिंबीर मी डोळ्याला फडक बांधणार तुम्ही घरातलं पाहिजे मी तुम्हाला शोधून काढीन मुग्धावर सुधीर खेळताना पाहून रियालाई खूप छान वाटत होतं एरवी मुग्धाला ती खाली खेळायला घेऊन जाई पण आता ते शक्य नव्हतं पण बाबांबरोबर खेळण्याचा आनंद तिला मिळत होता दोघं खेळात रमवून गेली सुधीर जणू त्याचं बालपण पुन्हा जगत होता नाही तर कामाच्या व्यापात घर आणि ऑफिस हेच रुटीन बनत होत थकून घरी आल्यावर टीव्ही पाहत जेवायचं आणि थोड्या वेळात झोपी जायचं सकाळी लवकर उठून आवरायचं आणि बाहेर पडायचं मुग्धाला म्हणावा तसा वेळ कधी दिलाच नव्हता खेळून झाल्यावर रियाने मुग्धला देवा देवाजवळ दिवा लावत शुभम करोती म्हणायला लावले संध्याकाळच्या स्वयंपाकाला रियाने सुरुवात केली तोस मुग्धा ममा मला पण देणं काही करायला वा आजपासून फारच शहाणी झाली आहेस तू चल टेबलवर ताट वाटी व ग्लास मांडून ठेव हो। लोणचं चटणी ताटात वाड अशी तिला जमतील तशी कामं रिया मुग्धाला सांगत होती जेवण झाल्यावर थोड्या वेळ तिघांनी टीव्ही पाहिला मग मुग्धा झोपी गेली सुधीर दिवसभरात कामात असल्याने रियाला त्याच्याशी बोलायला असा वेळच मिळाला नव्हता मग रियाने सुधीरशी मुग्धला बोललेल्या सर्व गोष्टी सांगितल्या ती म्हणाली तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीये का मुग्धला प्रत्येक गोष्ट करून बघायची असते शिकायची असते नुसती पोपट कशी आवडणार शाळेत मार्कांसाठी रटून घेतलं जातं आणि तिला ते अजिबात आवडत नाही सुधीर म्हणाला अगदी बरोबर तू जे बोलतेस ते शिकायचं आहे तिला भरपूर फक्त वेगळ्या पद्धतीने मग आता हा लॉकडाऊन ही आपल्यासाठी सुवर्णसंधी समजूया आणि त्याप्रमाणे तिला शिकवूया सुधीर म्हणाला अगदी मी पण तिला एक तास कॉम्प्युटर शिकवीन हो ती सुद्धा म्हणत होती मला कॉम्प्युटर शिकायला खूप आवडतं तू तिचं गणित आणि विज्ञान दोन तास शिकव कसं शिकवायचं ते बघ रिया म्हणाली हो मी ही विचार करून ठेवलाय जे प्रयोग करून दाखवता येतील ते करून दाखवायचे बघ आपल्याकडे कुंडे आहेत एक दल द्विदल त्यात पेरून त्याची वाढ कशी होते हे तिला प्रत्यक्षात दाखवता येईल इंटरनेटवरून इतिहासाचे धडे वाचताना तिथल्या प्रत्यक्ष गोष्टी दाखवता येतील चला आजच्या दिवसापुरतं पुरं असं म्हणत दोघेजण गे झोपी गेली सकाईस मुग्ध अगदी फ्रेश मूडमध्ये उठली हॉलमध्ये फिशपॉट कडे बघून मासे बघत बसली. मुग्धाला प्राणी व पक्ष्यांविषयीच्या प्रेमामुळे डॉगी आणि माशांचा हा छोटासा पॉट घरात आणला होता माशांची ती किती वेळ निरीक्षण करत बसे रंगीबेरंगी माशांच्या हालचाली बघून ती खुश होऊन जाई आणि मग निरनिराळे प्रश्न विचारे आजही मम्माकडे ती गेली आणि विचारू लागली मम्मा हे मासे झोपतच नाही का आपल्यासारखे मग रियाने तिला सांगितले हो तेही झोपतात पण पाण्यात एके ठिकाणी थांबून विश्रांती येतात आपल्यासारखे नाही झोपत मग मुग्धा म्हणाली ममा मला अजून खूप मोठे व भरपूर मासे बघायचे आहेत रिया म्हणाली लॉकडाऊन संपला की आपण मसलय पाहायला जाऊ पण आज मी तुला कॉम्प्युटरवर नेटवर शोधून मासे प्रत्यक्ष दाखवून त्याची माहितीही सांगेन जगात माशांच्या खूप जाती आहेत बरं आता आधी पटकन आवरून नाश्ता करायचा ना मुग्धाने पटकन आवरले तिच्या आवडीचा आज शिरा होता सुधीर म्हणाला मुग्धा आजपासून तुला मी कॉम्प्युटर शिकवणार मुग्धा उड्या मारत म्हणाली हो बाबा मला खूप आवडतं पण आधी तुझ्या मम्माने सांगितलेला अभ्यास करायचा हो बाबा आज आम्ही मासे पाहणार आहोत आणि मम्मा तू काय शिकवणार आहे मुग्धा आता मी स्वयंपाक करते चल मदत कर टोमॅटो धुवून दे तेवढ्यात मुग्धा म्हणाली ममा या भाज्यांचा रंग वेगवेगळा आणि आकारही वेगवेगळा असतो वेग वेग वेग वेग वेग आणि सवई रिया म्हणाली अगं एकावेळी किती प्रश्न विचारशील मी तुझ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दुपारी देईल आणि तूही मग वै चित्र काढून माहिती लिहून काढायची असा मुग्धाचा सकाळी उठल्यापासून अभ्यास सुरू झाला घरातील शाळा तिची चांगलीच बहारणार असं सुधीरला व रियाला वाटायला लागलं दुपारी जेवल्यानंतर रियाने मग एक एक प्रश्नांची शास्त्रीय माहिती देत नेटवरून त्यांचे व्हिडिओ दाखवले मुग्धाला एक एक गोष्टी शिकण्यात रस वाटू लागला पण तिला अचूक उत्तरे मिळाल्याने तिची जिज्ञासा अधिकच वाढत चालली संध्याकाळी सुधीर जेव्हा तिला कॉम्प्युटर शिकवायला घेऊन बसला तेव्हा तिची आकलन क्षमता पाहून थक्क झाला तिच्या शाळेतील पुस्तकातील तिला सर्व काही येत होते आता सुधीर आणि रियाला पटू लागले की तिला शाळेत एवढा कंटाळा का येत होता तिची ज्ञान घेण्याची भूक ही जास्तच होती पण अनुभवाने प्रयोगाने शिकण्यात तिला मजा येत होती तोच तोच पणा नको होता स्वयंपाकघरातही रिया तिला भाज्यांचे प्रकार व त्याचे शरीराला होणारे फायदे सांगे आरोग्यासाठी सकस आहाराचे महत्व सांगे मुग्धा रियाला कामात मदतही करी भांड्यांची रचना करताना लहान मोठेपणा क्रिया शिकवी मुग्धाला चित्र काढण्याची खूप आवड होती मग एखाद्या फळाची चित्र काढून रंगवी डॉगी माशाचे चित्र काढून रंगवी आणि पूर्ण झाल्यावर रियाला व सुधीरला खुशीतच दाखवायला जाई रियाही तिला नवीन काय शिकवायचे याचा विचार करून ठेवी पण अशी वेळ फारच कमी येत असे कारण मुग्धाचे प्रश्न तयारच असत दोघींनी मिळून कुंडीत धने मेथी पेरले त्याची व्याड कशी होते मग रियाने तिला दाखवले ते वाढताना पाहून तिला खूप आनंदही होईल गुलाबाचेही बालकणीत झाड होते त्याला ती रोज पाणी घाली आणि मग याला अनुसरून रिया तिला नेटवरून विविध व्हिडिओ दाखवी संध्याकाळी तिघे कधी पत्ते कॅरमही खेळत त्यातूनही ती मजा घेत बरंच काही शिकत असे मुग्धा आज उठली ममा व बाबांना गुड मॉर्निंग केले ममा आज काहीतरी नाश्त्याला वेगळं कर ना बर काय करू या? माझ्या आवडीचे बीट कटलेट रिया तयारीला लागली मुगदाई तिला मदत करू लागली शिजवलेल्या बटाट्यांची साल काढली ममा या बिटांचा रंग काय मस्त आहे ना बघ माझे हात कसे लाल लाल झाले मग रियाने आरोग्याला होणारे बिटाचे फायदे सांगितले सर्वच समजले पाहिजे असा आग्रह न धरता आपण मुग्धाला सांगत राहायचे कानावर पडत राहिले की नंतर आपोआप समजत जाते असे तिचे मत होते कटलेटवर सर्वांनी ताव मारलं मग मुगदा डॉगीबरोबर खेळत बसली बाउलीला घेऊन डॉगीशी ती गप्पा मारत बसे घरात ममा जसे बोले तसे हाओ बाव सकट ती डॉगीला गोष्ट सांगे हळूच डॉगीला म्हणाली आज दुपारी मी एक गम्मत करणार आहे बाबा व मम्मासाठी चहा करणार आहे डॉगी तुम्हाला मदत करायची ह मग खुट बनवण्याची प्रॅक्टिस करू लागली जेवणानंतर थोड्या वेळासाठी रिया बेडरूम झोपल्यावर डबा पडल्याचा आवाज झाला मुग्धा म्हणाली काही नाही आई काही नाही ममा काही नाही डॉगीने झाकण पाडले डॉगीही तिच्याकडे टक लावून पाहत होता मुग्धाने ओट्यावर चढून चहा केला कपात ओतून हो ती ममा देत म्हणाली बघा कसा झाला रिया म्हणाली हे बघ मुग्धा तू गॅरजवळ जायचं नाहीस एकटीने पेटवायचा नाही मग त्याची कारणही समजावून सांगितली मराठीचा धडा वाचून त्याचा अर्थ सांगून तोंडी प्रश्न विचारले काही उत्तरे वहीत लिहायला सांगितले ऐतिहासिक काही किल्ले नेटवर शोधून ते, नेट ते दाखवले कोणत्या भागात कोणती पिके येतात त्यांची नावे सांगितली या दोन तास कसे निघून जात ते कळतही नसे मग रिया सुधीरला म्हणाली माझ्या ज्ञानाचा उपयोग मुग्धाला शिकवण्यात मी असा कधी केलाच नव्हता शाळेतून आल्यावर होमवर्कवरच भरसायचा पण आता तिच्या मनाप्रमाणे तिला शिकायला मिळतय म्हणून मुग्ध किती खुश आहे आणि माझाही वेळ कसा चालला आहे ते कळतही नाही सुधीर म्हणाला मीही तिच्याबरोबर गिटार शिकतोय तेव्हा वेगळाच आनंद मिळतोय एखादी कला खरंच प्रत्येकाला आली पाहिजे असा सारा दिवस कधी जाई हे तिघांच्याही लक्षात येत नसे एक वेगळेच विश्व ते तिघे अनुभवत होते भरभरून आनंदही लुटत होते एखाद्या संकटसमयी संधी शोधावी आणि त्याचा उपयोग कसा चांगला करून घेता येतो यासाठी जणू त्या तिघांची चढाओ लागलेली असे टीव्हीवर रामायण व महाभारतही रिया मुग्दाला दाखवी तिच्या प्रश्नांना तिला समजेल असे उत्तरे देई एकत्र जेवताना कोणी काय काय केले याची चर्चा होई रविवारचा सुट्टीचा दिवस होता आज त्याने नाश्ता तयार करण्याचं ठरवलं मुग्धानेही आश्चर्य विचारलं बाबा याआधी तुम्ही कधीच नाश्ता बनवला नव्हता ना पण आता बनवणार आहे चल मला मदत कर हो बाबा म्हणत मुग्धाने डिश व चमचे डायनिंग टेबलवर ठेवले पाण्याचे ग्लास भरून ठेवले सुधीरने मस्तपैकी पोहे केले रियाला बोलवले रियाई खुश होऊन गेली तिघांनी पोहे खाल्ले मुग्दा म्हणाली बाबा मला पण पोहे करता येतील हो थोड्या वर्षांनी तू पण करू शकशील सध्या फक्त करताना बघायचे व जमेल थोडी मदत करायची मुग्दा निरीक्षण करत प्रश्न विचारी आणि मग रिया उत्तरे दि एके दिवशी म्हणाली ममा मला ना कॉम्प्युटरमध्ये खूप शिकून बाबासारखं मोठं व्हायचंय मुग्धाची आवड दोघांच्या लक्षात आली होतीच शिवाय तिची क्षमताही सुधीरने ओळखली होती त्याप्रमाणे तिच्या क्षमतेप्रमाणे अनेक गोष्टी तो तिला शिकवत होता मग म्हणाली बाबा माझ्या वाढदिवसाला नवीन लॅपटॉप घेऊन द्याल का लगेच सुधीर म्हणाला नक्की घेऊन देईन तू आणखी प्रॅक्टिस करू शकतेस महिने कसे उलटून जात होते तेही कळत नव्हते सारा दिवस वेगवेगळ्या योजनांनी आधीच तयार असे क्राफ्टच्या कदनी मुग्धाने हव्यात्या त्या आकाराचे आणि तिला हव्यात्या रंगाचे विविध गोष्टी तयार करून तिच्या बेडरूमच्या भिंतीवर चिकटवून पूर्ण भरून टाकली पृष्ठांपासून विविध मॉडेल तयार केले मग त्यासाठी पृष्ठ कसे कापायचे जोडायचे कसे व त्यासाठी फेविकॉल कसा लावून चिकटवायचे हे ती सारस शिकत होती करण्यातला एक वेगळाच आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता रियाच्या वाढदिवशी तिने आणि सुदनने मिळून सुंदर ग्रीटिंग कार्ड तयार करून रियाला दिले तेव्हा मुग्धला उचलून व गोड पापे घेत तिच्यावर कौतुकाचा रिया वर्षाव करू लागली तिच्यातील सुप्तगुणांना वाव दिल्याने घरात एक प्रकारे चैतन्य निर्माण झालं होतं तिघे मिळून अनेक खेळही संध्याकाळच्या वेळी खेळत ग्राउंडवरची खेळण्याची मजा वेगळीच असते पण सुधीर आणि रिया ती उनियू भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत चिप्पी लंगडी असे खेळ ती रियाबरोबर खेळी एकदा झोपताना तिने दोघांना एक, एक प्रश्न विचारला तुम्ही मला लॉकडाऊन उठल्यानंतर परत शाळेत पाठवणार का यावर सुधीर वरियाने तिला समजावले आणखी अशा अनेक गोष्टी असतात ज्या शाळेत गेल्यावरच त्याचा आनंद तुला मिळेल स्पर्धेत भाग घेता येईल मित्रमैत्रिणी भेटतील परीक्षा देता येते त्यासाठी टीचर अभ्यास देतात मधल्या सुटीत डबा खाऊन सगळेजण धमाल करतात ट्रीपला जाता येते खेळात भाग घेता येतो हे सर्व ऐकल्यावरही मुग्धारडायला ला लागली नाही मी नाही शाळेत जाणार मला नाही आवडत मग सुधीर वरिया म्हणाले चल आता झोप बरं अजून शाळा उघडायला खूप वेळ आहे रिया आणि सुधीरने मग यावर सविस्तर चर्चा केली शेवटी शिक्षण घेताना ते पुढील जीवनात किती उपयोगी ठरणार आहे हे महत्वाचे आहेच काही गोष्टींना ती जरूर मुकेल पण त्यापेक्षाही कितीतरी पटीने तिचे शिक्षण घरातच राहून होईल याची पूर्ण खात्री रियाला व सुधीरला केव्हाच झाली होती फक्त पुन्हा एवढ्या दिवसानंतर तिच्यात काही बदल होतो का हे त्यांना चाचपून पाहायचे होते आणि नेटवरून पुढील शिक्षण ती कशा रीतीने पूर्ण करू शकेल याची माहिती सुधीरने मिळवली होती ट्रीप तर जमेल तेव्हा ते काढणार होते ट्रीपमधून अभ्यासही होणार होता आणि मजाही लुटता येणार होती हवे त्या ठिकाणी आणि आवश्यक तेथे तिला दाखवायचे त्यांनी ठरवले वयाप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे तिला देत राहायचं एवढं केलं की सगळं काम सोपं होणार होतं दोघांचं ठरलं सकाळी उठल्यावर तिचा रडवलेला चेहरा अजून तसाच होता मग रियानं आणि सुधीरनं एक पोस्टर केलं व त्यावर लिहिलं होतं यापुढे मुग्धाची शाळा घरातच भरणार कायमची हे वाचून मुग्धा नाचायलाच लागली आणि डॉगीला म्हणाली मी आणि माझा डॉगी आम्ही मित्र काय डॉगी आता मज्जाच मज्जा तिचा हा आनंद आणि घरातील शाळेच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप द्यायला महत्वाचा ठरला तो लॉकडाऊन